वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग सोळावा आदराने जिची प्रशंसा करावी अशा सीतेची आणि गुणाने प्रिय होणाऱ्या रामाची मनातल्या मनात मना स्तुती केल्यावर तो वानरश्रेष्ठ फिरून विचारात मग्न झाला तो काही वेळ विचार करीत राहिला आणि डोळ्यात आश्रय तो तेजस्वी हनुमान सीतेच्या विचाराने दुःख करू लागला थोरल्या भावापुढे विनित असलेल्या लक्ष्मणाला पूज्य असलेली गुरुपत्नी सीताच जर दुखाने पीडित झाली तर काल कालगतीला आवर घालणे कठीणच म्हटले पाहिजे रामाचा आणि धीमान लक्ष्मणाचा निश्चय जाणणारी देवी मेघ आले असतानाही गंगा जशी क्षुब्ध होत नाही तशी फार क्षुब्ध होत नाही शिलाने वयाने वागणुकीने तशाच कुलीनत्वाच्या लक्षणाने राम हिला शोभणार आहे आणि हा काळ्याभोर नेत्रांची वैदेही त्याला शोभणारी आहे चमकणाऱ्या सोन्याची कांती असणाऱ्या लोकांना प्रिय झालेल्या लक्ष्मीसारख्या सीतेला पाहून तो मनाने रामाकडे गेला आणि म्हणाला या विशालनेत्री सीतेकरताच महाबलवान वाली मारला गेला शक्तीने रावणाच्या तोडीचा असणारा कबंध पालथा पाडला गेला महापराक्रमी विवा विराधराक्षस रणात इंद्राने शंभराला मारावे तसा रामाने वनात पराक्रम करून मारला प्रचंड कर्मे करणारे चौदा सहस्र राक्षस जनस्थानात ज्वाले सारख्या बाणाने मारले गेले खरं युद्धात पाडण्यात आला महा तेजस्वी दूषण कीर्तिमान रामाकडून ठार मारण्यात आला वाली पालन करीत असलेले दुर्लभ असे वानरांचे हिच्याच कारणाने लोकप्रख्यात सुग्रीवाला लाभले हिच्याच निमित्ताने मी हा श्रीमान नद नद्यांचा स्वामी सागर ओलांडला आणि ही पुरी पाहिली करता रामाने समुद्रासकट सारी पृथ्वी आणि जगसुद्धा जर उलटे पार्टे केले तरी ते योग्यच आहे असे मला वाटते तिन्ही लोकांचे राज्य एकीकडे आणि जनककन्या सीता एकीकडे त्रैलौक्याचे सारे राज्यसुद्धा सीतेच्या पासंगालाही लागणार नाही धर्मशील महात्म्या मैथिलराज जनकाची ही स्त्री अत्यंत पतीव्रता कन्या सीता शेत नांगराच्या फाळाने नांगरले जात असता पृथ्वी फोडून वर हो आली लाल पद्मांच्या परागासारख्या शेतातल्या धूळीच्या शुभकणाने तिचे सर्वांग भरले होते आर्यांचे शील पराक्रमी रणाला पाठ न दाखवणाऱ्या राजा दशरथाची हिठोरी यशस्वीनी सून धर्मज्ञ कृतज्ञ जगद, जगद विख्यात रामाची अत्यंत लाडकी ही भार्या राक्षसींच्या आज पकडी सापडली पतीविषयीच्या प्रेमाच्या ओढीने हिने सर्व भोगांचा त्याग केला भोगाव्या लागणाऱ्या कष्टांचा विचारही केला नाही आणि निर्जन वनातही आली पतीच्या सेवेत मग्न राहून फळेमुळे खाऊन ही संतुष्ट राहिली राजभवनात असताना जी अत्युत्कट प्रीती तिने ठेवली तशीच वनातसुद्धा ठेवली आहे ती ही सुवर्णकांती असणारी नित्य हसतमुखाने बोलणारी आज आपत्तींची वाटेकरे होऊन अशा यातना सहन करीत आहे रावणाने जिचा छळ जाणवलाय त्या या शील संपन्न भारेला राम तहानलेल्याने पाणपोईची आस धरावी तशी भेटण्याची इच्छा करीत आहे राज्यापासून भ्रष्ट झालेल्या राजाला राज्य परत मिळतात जसा आनंद होईल तसाही परत मिळाले तर, तर रामाला आनंद होईल कामभोग हिच्यापासून दूर झाले कोणी आपण हिच्या जवळ नाही रामाच्या भेटीची इच्छा धरूनच ही देह धारण करू नये हिला राक्षसी दिसत नाहीत फुलाफळांचे वृक्ष दिसत नाहीत एकनिष्ठ हृदयानेही खरोखर रामावर दृष्टी ठेवू नये पती हेच स्त्रीचे अलंकारापेक्षाही श्रेष्ठ भूषण आहे तेच नसल्यामुळे ही जातीचे सुंदर असूनही सुंदर वाटत नाही हिच्या वियोगात राम राहत आहे हे महाकर्षिण कर्मस्थ करीत आहे दुखाने मृत्यू न पावता तो देह धारण करू नये काळ्याभोर केसांची कमलनेत्रांची सुखात वाढलेली पण आता दुःखात पडलेली अशा या स्थितीला बघून माझेसुद्धा अंतःकरण व्यथित होते पृथ्वीसारखी जी क्षमाशील नीलकमलासारखे डोळे असलेली जिथे राम लक्ष्मण रक्षण करीत होते ती आज एका झाडाच्या मुळाशी विचित्र डोळ्यांच्या राक्षसींच्या पहाऱ्यात आहे हिमाने नष्ट केलेल्या कमलासारखी शोभा नष्ट झालेली एकामागून एक ओढवलेल्या आपत्तीने गांजलेली सहचरा वाचून एकाकी झालेली जणू चक्रवाकी अशी ही जनककन्या कीव करण्यासारख्या दशेला जाऊन पोचली आहे फुलांच्या भाराने शेंडे खाली झालेल्या शाखा असलेले हे अशोक वृक्ष तिचा शोक अधिकच वाढवित आहेत तसाच हा असंख्य किरण किरण असणारा आणि शीतल प्रकाश देणारा चंद्र हिवाळ्याचा शेवट राहून तिचा शोक आणखी दू दृढ करीत आहे अशा प्रकारे ही सीता आहे अशी जाणीव झाल्यानंतर तो बलवान ओजस्वी बानश्रेष्ठ आपल्या उद्दिष्टाची पुढची चिंता करून त्या वृक्षाचा आसरा घेऊन त्यावरच बसून राहिला सुंदरकांडाचा सोळावा सर्ग समाप्त